स्कंद नववा अध्याय चाळीसावा दुर्वास ऋषींचा शाप नारद म्हणाले ती अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ असताना पृथ्वीवर ती समुद्राची कन्या कशी झाली याविषयी सविस्तर सांगा नारायण मुनी म्हणाले हे नारदा पूर्वी दुर्वासांच्या शापामुळे इंद्रसंपत्ती भ्रष्ट झाला सर्व देवांसह भूलोकी आला अत्यंत क्रुद्ध झाल्याने लक्ष्मी वैकुंठाला गेली तेथे ती लीन झाली सर्व देव दुःखाने ब्रम्हदेवाकडे गेले त्याला पुढे करून ते वैकुंठी गेले सर्वजण त्या नारायणाला शरण गेले प्रवासाने त्यांचे कंठ कोरडे झाले होते त्या वलोकन करून पुराण पुरुषाच्या आज्ञेने लक्ष्मीचा अंश होऊन समुद्राची ती कन्या झाली देवाने दैत्यांसह समुद्रमंथन केले तेव्हा ती प्राप्त झाली नंतर तिने विष्णूला वरले त्यामुळे असुराने घेतलेले राज्य देवांना परत मिळाले तिची पूजा केल्यावर देव पुन्हा सुखाने राहू लागले नारद म्हणाले दुर्वासांनी तिला शाप का दिला समुद्राचे मंथन कसे केले नारायण मुनी म्हणाले एकांतात रंभेसह क्रीडा केली काम विभातेने तो महाआरण्यास संचार करू लागला त्याचवेळी कैलासाकडे निघालेले दुर्वास त्याला दिसले ते ब्रह्मतेजाने धरकत होते सहस्त्र सूर्याप्रमाणे त्यांची कांती होती तप्त सुवर्णाप्रमाणे शरीर होते जटाभार यज्ञोपवित अजिन दंड कमंडरू यांनी ते युक्त होते वेदांगांचे जाणकार हजार शिष्य समुदायात अशा दुर्वासा इंद्राने मस्तकाने प्रणाम केला आणि त्यांची स्तुती केली शिष्यांसह दुर्वासाने त्याला आशीर्वाद दिले विष्णूने दिलेले पारिजात पुष्प त्याला अर्पण केले जरा व्याधी मृत्यू इत्यादींचा नाश करणारे ते पुष्प त्याने हत्तीच्या मस्तकावर टाकले पुष्पांच्या स्पर्शाने हत्ती विष्णूसारखा दिसू लागला इंद्रास सोडून तो दूर अरण्यात निघून गेला इंद्र त्याचे रक्षण करू शकला नाही इंद्राने पुष्प टाकून देताच मुनीश्वर क्रुद्ध झाला तो म्हणाला हे मत्त इंद्रा तू माझा अपमान केलास मी दिलेले फुल तू हत्तीच्या मस्तकावर टाकलेस विष्णूला अर्पण केलेले फुल पान नैवेद्य यांचा त्याग करणाऱ्यास ब्रह्महत्येचे पातक लागते विष्णू नैवेद्य टाकून देणारा बुद्धी होतो त्याची संपत्ती नष्ट होऊन तो नगरापासूनही भ्रष्ट होतो विष्णूचा प्रसाद भक्त भक्षण करतो त्यामुळे शंभर पितरांचा उद्धार होऊन ते मुक्त होतात नैवेद्य खाऊन हरीस नमस्कार करणारा विष्णुतुल्य होतो त्याच्या स्पर्शाने वायू पवित्र होतो अरे मूर्खा ज्याच्या पदरजाने पृथ्वी पवित्र होते स्वैरिणीचे अन्न निपुत्रिकेचे अन्न शूद्रान्न वृथा मांसभक्षण शिवलिंग प्रदान शूद्राचे दान कुंठिणीचे अन्न उच्चिष्ट शिळे अन्न शेष अन्न शूद्रस्त्रीशी संबंध असलेल्या द्विजांचे अन्न शवदाह करणाऱ्यांचे अन्न अगमन्य स्त्रीशी गमन करणाऱ्याचे अन्न मित्रद्रोह्याचे अन्न विश्वासघातकाचे अन्न वगैरे सर्व विष्णूचं नैवेद्य भक्षण केल्याने शुद्ध होतात विष्णू भक्त चांडाळा असला तरी तो आपली कुळे उद्धारतो अज्ञानाने विष्णूचा निर्माल्य जरी घेतला तरी तो सर्व पापांपासून मुक्त होतो भक्तीपूर्वक घेतल्यास कोटी जन्मांची पापे नष्ट होतात तू गर्वोन्मत्त होऊन मी दिलेले पुष्प हत्तीच्या मस्तकावर टाकलेस त्याअर्थी लक्ष्मी तुला सोडून हरिपदी जावो मी नारायणाचा भक्त असून मी ब्रह्मदेवादी कोणालाही भीत नाही जरा मृत्यू वगैरेपासून मला भीती नाही तुझा पिता गुरु ब्रहस्पती यांनाही मानणार नाही म्हणून हे पुष्प ज्याच्या मस्तकावर पडेल ते सर्वांना पूजनीय होईल असा शाप इंद्राने चरण धरले भीतीने तो रडू लागला तो म्हणाला हे प्रभो मायेचा नाश करणारा शाप आपण मला दिला तेव्हा मला संपत्ती नको पण ज्ञान द्या ज्ञान भक्तिमार्गाच्या आड येणार नाही मुनी म्हणाले ूप तिमिराने अंध झालेल्यास मुक्ती मार्ग दिसत नाही संपत्तीने मनुष्य मत्तो होतो संपत्तीने तो विषयांध होतो सत्व गुण त्याच्यापाशी राहत नाही तो तामसी शास्त्रे जाणू लागतो ज्ञान दोन प्रकारचे आहे एक प्रवृत्तीच्या दुःखात राहतात मधाच्या लोभाने भ्रमर कमलावर बसतात कमल मिटते तसेच सुखाशीने क्लेश सहन करूनही परिणामी माणसा जरा मृत्यू वगैरे प्राप्त होतात कर्मफलाप्रमाणे विविध योनीत तो फिरत राहतो नंतर ईश्वराच्या कृपेमुळे सत्संग घडून तो शुद्ध होतो साधू पुरुष तत्वरूप दीपाने मुक्तिमार्ग दाखवतात अनेक जन्मातील अभ्यास तपे व्रते यामुळे अखेर मुक्ती मिळते हे इंद्रा मी हे ज्ञान गुरुमुखातून श्रवण केले आहे दुर्वासमुनींच्या भाषणाने इंद्र विरक्त झाला प्रतिदिनी त्याचे वैराग्य वाढू लागले तेथून ते वा तो स्वग्रही गेला तेव्हा सर्व नगरी राक्षसा नागरिक दुःखी होते मंदाकिनीच्या तीरावर त्याला गुरु दिसला तो सूर्याभिमुख होऊन ध्यान करीत होता तो परमानंद युक्त होऊन त्याचे शरीर रोमांचित झाले होते नेत्रातून आनंदाश्रू वाहत होते तो गुरु सर्वात श्रेष्ठ असा जप करीत होता एका प्रहाराने गुरु पाण्यातून बाहेर आल्यावर इंद्र त्यांना नमस्कार करून रडू लागला त्याने आपणाला शाप आणि ज्ञानप्राप्ती कशी झाली याचा वृत्तांत गुरुस सांगितला शत्रूंनी राजधानीची केलेली अवस्थाही त्याला निवेदन केली ते ऐकून बृहस्पतीचे नेत्र क्रोधाने लाल झाले गुरु म्हणाला हे इंद्रा रडू नकोस नितिज्ञ पुरुषाने विपत्तीकाली भय बाळगू नये संपत्ति, विपत्ती या नश्वर आणि श्रमरूप आहेत पूर्वजन्माचे कर्माप्रमाणे फले प्राप्त होतात हा चक्रनेमी क्रमच आहे हा चक्रनेमी क्रमच आहे शुभ अशुभ कर्माचे फल भारतात भोगावे लागते केलेले कर्म भोगलेच पाहिजे कर्मामुळे शाप अथवा आशीर्वाद मिळत असतो लक्ष्मी दैन्य हे क्रमाक्रमाने प्राप्त होत असते पात्रतेनुसार कर्मभोग भोगावेच लागतात प्रतिदिनी वस्तुदान केल्यास तितकेच पुण्य लागते पण योग्य दिवशीच्या दानाने कोटीपट पुण्य लाभते उत्तम शेतीदान केल्यास त्याहूनही अधिक उत्तम फल मिळते म्हणून पात्रतेप्रमाणेच फलप्राप्ती होते सामान्य दिवसापेक्षा अमावस्या संक्रांत या दिवशी दान दिल्यास शतपट फल मिळते चातुर्मासातील पौर्णिमेस अनंतपटीने पुण्य लाभते चंद्रग्रहण समयीचे दान कोटीपट फलदायी असून सूर्यग्रहणाच्या वेळी केलेले दहापेक्षा दसपट अधिक फल देते अशा रीतीने पुण्यकारक फल योग्यतेनुसार प्राप्त होते दानाप्रमाणे पुण्यकर्मातही तशीच फले भोगावी लागतात कुंभार ज्याप्रमाणे चक्र दंडा वगैरेंच्या सहाय्याने मृत्यिकेचा घट बनवतो तसाच कर्माचे फल ब्रह्मा देत असतो हे सर्व ज्याच्या आज्ञेने चा चालते आहे त्या नारायणाची भक्ती कर तो सर्वांचा करता नियंता आधारभूत असे सर्व काही आहे मधुसूदनाचे स्मरण केल्यास विपत्तीची संपत्ती होईल असे शंकराने सांगितलेले आहे असे म्हणून गुरुने इंद्रास आलिंगन दिले अध्याचाळीसावा समाप्त